पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढांडेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र दुसरे मित्र प्राप्ती कथा दुसरी मी एकदा पावसाळ्यात एका व्रतानिमित्त एका ब्राह्मणाच्या घरी राहत होतो तो ब्राह्मण आपल्या शक्यतेनुसार सेवा करून मला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करीत होता एका रात्री मी झोपेतून जागा झालो तेव्हा मला त्या ब्राह्मण पती पत्नीचे बोलणे ऐकू आले ब्राह्मण आपल्या पत्नीला आप म्हणत होता सकाळी दक्षिणायन संक्रांतीच्या पर्वकाळी काहीतरी दान दिले म्हणजे आपल्याला पुढील जन्मीचे उपयोगी पडेल मी कुठेतरी परगावी दान मिळवण्यासाठी जातो आहे तू इथे एखादा योग्य ब्राह्मण पाहून त्याला जेवायला बोलाव व भगवान सूर्यनारायणा प्रित्यर्थ काहीतरी तान दे त्याचे हे वळणे ऐकून त्याची बायको म्हणाली हा हा काय पण दान द्यायला सांगत आहात घरात काही असेल तर मी ब्राह्मण भोजन करणार व दान देणार तुमच्याशी लग्न झाल्यापासून मला कधी काही धोड खायला मिळाले आहे का हातापायात काही दागिने घातले आहेत ते ऐकून तो ब्राह्मण धिऊन व त्रासून गेला तरी हळू स्वराने तिला म्हणाला किती फाडफाड बोलतेस आपल्याला एक धास मिळाला तर त्यातला काही भाग दान द्यावा श्रीमंतांनी द्या, दान द्यावे असे थोडे आहे ईश्वराला अर्पण करण्याच्या हेतूने दिलेल्या दानाचे फळ श्रीमंतांना आणि गरीबांना क्षुल्लक दान चांगले परंतु कृपणाची समृद्धी नको विहिरीतले गोड पाणी पाणी, पाणी गोड पाणीच लोक पितात समुद्राचे नाही कुबेर एवढा श्रीमंत परंतु राजराजेश्वर सुद्धा शंकरालाच भजतात कुबेराला नाही सतत दान दिल्याने ती कितीही क्षीण झाला तरी तो पुष्ट गाढवापेक्षा तेव्हाही श्रेष्ठच नाही काम सूर्य आपल्या सहस्त्र किरणांनी लोकांना भेटत असतो तरी लोक त्याच्याकडे पाहण्यासही राजी नसतात नाहीतर ढग पहा ते फक्त पाणीच देतात परंतु त्यांचे आनंदाने स्वागत होत असते म्हणून म्हणतो की दरिद्री माणसाने आपल्या ऐपतीप्रमाणे अल्प होईना दान दिले पाहिजे मात्र दान देताना ते योग्य व सत्पात्री दिले पाहिजे कारण योग्य ीतीने आणि श्रद्धेने दान दिल्यास ते केव्हा ना केव्हा तरी उपयोगी पडते कुणीही थोडा लोभ धरावा अतिलोभ करू नये कारण अतिलोभात पडल्यामुळे धनुष्याच्या बाणाचे टोक डोक्यातून शेंडीसारखे वर आले तसे व्हायचे ब्राह्मणाची बायको म्हणाली हे कसे ब्राह्मण म्हणाला ऐकत